व्यवहार व्यवहार गुरु हा हा गुरु आहे वाट सदाची वाहती ठेव अद्वैत स्वरूपामध्ये बिघाड होत नाही हे पुढच्या ओवी दृष्टांत गुरुक सांगतात जया। शब्दा एक शब्दाचा प्रकाशेन नाम आकाशम इंदो हो प्रकाशेन व्याप्तम भवती एक माणूस बोलला हे आकाश संपूर्ण आकाश अगदी अथ पासून कितीपर्यंत जेवढं असेल तेवढं सगळं च्या सगळं आकाश हे इंदो अप्रकाश आहे त्या चंद्राच्या प्रकाशाने परिपूर्ण व्याप्त झाल्या अस वाचा गोष्ट त्याच्या पुढे असं विचारायचंय कि चंद्राच्या प्रकाशाने हे संपूर्ण आकाश व्याप्त झाले आहे असं तू म्हणतोस या म्हणण्याने इंदू म्हणजे चंद्र आणि ज्या चंद्राच्या प्रकाशाने संपूर्ण आकाश व्यापलं तो प्रकाश दोन झाले की नाही बोलण्यामध्ये म्हणजे चंद्र निराळा चंद्राचा प्रकाश निराळा चंद्र आपल्या प्रकाशाने संपूर्ण आकाशामध्ये व्यापलेला तरी महाराज सांगतात इंदू हो प्रकाश हा उभो बाकी या दोन्ही गोष्टी जरी बोलण्यामध्ये दिसत असल्या तरी एक रूपेन वर्त एक रूपानेच ते राहतात उलट त्या चंद्राने आपल्या प्रकाशाच पांघरून लिहूनही उघडात म्हणजे त्याचे एक पण उघड्या शब्दाचा अर्थ काय चंद्राने चांदण्याच नाम प्रकाशाच आपल्या स्वतःच्या प्रकाशाचं पांघरून लिहूनही तो अंगाने उघडात आहे म्हणजे त्या पांघरुणाने त्याला द्वैत निर्माण केलं नाही पांघरुणाने त्याची शोभा वाढवली व तो एकटेपणानेच सदाचा शोभतो त्याप्रमाणे न हिंदुत्व प्रकाशेन त्या प्रकाशाने त्या चंद्राचं चंद्रत्व जे आहे ते चंद्रत्व न, न त्या प्रकाशाने आपण तो निश्चयेन विशेषेन राजते नाम शोभते त्या प्रकाशामुळे चंद्र अधिक शोभून दिसतो त्या चंद्र प्रकाशामुळे त्या चंद्र प्रकाशाच्या पांघरुणामुळे चंद्राचं चंद्रत्व नष्ट होत नाही त्याप्रमाणे गुरु शिष्य भावाच्या अंगीकाराने माझ्या गुरूंच अद्वय स्वरूप नाही होत नाही उलट गुरु शिष्य भावाने संबंधाने त्यांच मूळ जे गुरुत्व आहे ते अधिक शोभाय कारण गुरु आणि शिष्य या दोन नावाने एक गुरु नाम परब्रह्म श्री हरीच नान तो हा त्यातला आहे आपल्या प्रकाशाचे चांदणे बांधल्यामुळे जरी प्रकाशाच्या अधिक्यामुळे दिसते हा कोणी म्हणेल व चंद्र आणि चंद्राचं चांदण म्हणजे दुनावी दोन झाले दुप्पट झाले द्विगुणित झाले हो द्वि स्वप्रकाशामुळे द्विगुणता जरी दिसली विशेष प्रकाशता जरी दिसली तरी त्यामुळे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा उणेपणा निर्माण होत नाही आत्मा परब्रह्मरूपी हाच कोणी प्रकारचा पूर्ण संसार मुद्दाम त्याला जरा रेग द्यायचे रे पूर्ण मधक पूर्ण या श्रुतीला धरून पूर्ण रूपी हाच कुणी एक प्रकारचा चंद्र कारण पौर्णिमेला पूर्वेला तो पूर्ण होतो आमचे श्रीगुरु रूपी चंद्र हे सदाचे पूर्ण आहे हा पूर्वीला पूर्ण होतो आणि हे सदाचे पूर्ण आहे सदाचे पूर्ण असलेले पूर्ण स्वरूप असलेले माझे श्रीगुरु हेच कुणी एक प्रकारचे चंद्र आहेत आणि त्या चंद्राच्या ठिकाणी चित्रूपथा ती मूळ चित चित्रुपथा हा त्यांचा मूळचाच असलेला जा पूर्वी हा चित्रकाश होता चंद्र पूर्वी होता चित प्रकाश आला पूर्वोत्तर भाविका मु संभव नहीं अम पृथ्वी संपूर्ण बौद्ध समुदाय रूपी तकाशा प्रकाशाला पाहूनही प्रकाशित हो नही, विश्वरूपाने प्रकाशित हो नही, ब्रह्मत्व भंग पावत नाही उलट त्यांचं जे अंगच एक पण आहे एकलं रूप आहे ते एकल रूप ओघडच होत ना विशेष शोभाय मानून एकट्याला एकटच राहत स्वगत आधी भेद त्याच्यामध्ये निर्माण होत नाही त्याचं कारण एक तर जगत प्रातिभाषिक आहे तुमच्या प्रतितीनं पण त्यांच्या दृष्टीने बोललं तर वस्तू प्रभाची पाहिली प्रकट होईल ही वस्तू प्रभात असल्या कारणाने त्या प्रभेमुळे त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत निर्माण होत नाही गुरुशिष्य नावाने एक गुरुज मानतात आपल्या प्रकाशाचे चांदणे पांघरल्यामुळे जरी प्रकाशाच्या अधिक्यामुळे चंद्र आणि चंद्राने चांदण्याचं चा पांघरून किती झाले दोन नाही त्याचा उघडेपणा काय पांघरून घेतलं की माणूस झाकला जातो इथे पांघरून घेऊन चंद्र झाकला जात नाही जास्त खुलून दिसतो त्याप्रमाणे इथे त्यांचं पूर्णत्व गुरूंच जे अंगचं पूर्णत्व आहे ते या वा गुरु शिष्य भावाने लोकल जात नाही ते आधी विराजमान होत शोभत नाही त्याच कारण सांगितलं की चंद्राच्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश हा काही विकार का ते भिन्न नाहीत तुम्ही चंद्र आणि चंद्राचा प्रकाश भिन्न म्हणाल तर जी गोष्ट आहे पूर्वोत्तर भाव नाही म्हणून तुम्हाला तेवढ्या करतात मी सांगितलं त्याच्यामध्ये पूर्वी पुरुष भाव नव्हता नंतर निर्माण झाला आता नाहीसा झाला हा पूर्वोत्तर भाव त्याच्या ठिकाणी मुळीच संभवत नाही चिद्रूपता आहे त्याच जे प्रकाश मानत्व आहे ते मूळच आहे म्हणून दुसरं काय पूर्वी ब्रह्म होत त्याच्या ठिकाणी प्रकाश मग विराजमान झाला असं नाही मूळचा तो अंगाने चिद्रूप असल्या कारणाने स्वयंप्रकाश असल्या कारणाने स्वयंप्रकाशाची शोभा अंगचीच आहे त्याच्यामध्ये पूर्वाप्रभाव मुळीच नाही चैतन्याची आपल्या चांदण्याचे शोभा शोभत असे एकपणाने एक एक तो कायम उभा आहे चंद्रा चंद्राने आपल्या चांदण्याचे आपल्या अंगावर पांघरून घेतले असे म्हटले तर चंद्र व चांदणे असे शब्द मात्र द्वैत झाले शब्दाचं द्वैत निर्माण झालं अंगाने द्वैत निर्माण झालं नाही वस्तूच द्वैत नाही परंतु वास्तविक चंद्राचे उघडेपणे चांदण्याने लोपत नाही त्याने जस लोपत नाही त्याप्रमाणे गुरुंच अद्वै स्वरूप या कोणत्याही व्यवहाराने लोक पावत नाही व्यवहार जर चंद्रावरून चांदणे ही वस्तू भिन्न असती तर चंद्र चांदण्याने लोकला असतात असं म्हणता आलं तो लोपला पण असता तो तो त्याच्या भिन्न नसल्यामुळे तो लोकला जात नाही त्याप्रमाणे गुरु आणि गुरूंच्या ठिकाणी असलेला हा शिष्य गुरु शिष्य भाव ज्या अर्थी लुपत नाही त्या अर्थी चंद्र व चांगणे एकच आहेत त्याचप्रमाणे एक श्री गुरुच्या ठिकाणी परब्रम्माच्या ठिकाणी गुरु व शिष्य भाव दिसतो खरा भासतो खरा पण वस्तुस्थितीने गुरु व शिष्य या दोन्ही रूपाने एकटेच अद्वितीय गुरुच मानतात परंतु एक श्री गुरु सत्य आहे ध्वित खोटे आहे द्वैर नाहीच पूर्वी नव्हतं ज्यावेळेस हा वाघ व्यवहार केला तेव्हा वाघ व्यवहाराचं होतं वाघ व्यवहाराचं होतं ते थांब वस्तू मध्ये नाही असा अद्वैय स्वरूप माझ्या श्रीगुरूंचा आहे असं वर्णन करतात श्रीगुरूंची व्याप्ती सांगतात बाकीचा विषय कुंडली तोरधारी विठ्ठल श्री ध्यान दे प्रकाश कि न प्रकाश असते श्री गुरुच्या स्वरूपाच वर्णन करताना श्री गुरु स्वरूपाच स्वरूपाच परब्रह्म स्वरूपाच वर्णन करतात जे उघड की परमात्म स्वरूप श्री गुरुंच स्वरूप उघड आहे नाम प्रकट प्रकटा ते प्रकट स्वरूपाचा आहे उघड्या स्वरूपाचा आहे आणि उघड्या स्वरूपाचा असून न दिसे आहे आणि दिसत नाही ही पदयोजना ऐकायला थोडी गमतीदार वाटते पण त्याचा थोडासा जो सूक्ष्म अर्थ आपण केला तर आपल्या लक्षात येईल उघडे या शब्दाचा अर्थ आता इतिहास करायचा उघडे नाम प्रकट नाम अपरोक्ष नित्य अपरोक्षरूप आहे गुरूंचं स्वरूप सगळ्यांना व्यक्तयावत प्राणी मात्रांना श्री गुरूंचं स्वरूप अत्यंत प्रकट आहे अपरोक्ष रूप आहे स नित्योपलब्ध स्वरूप महात्मा असं नित्योपलब्ध स्वरूप असल्या कारणानेश्वर महाराजाने उघडे म्हटलेले मागे उघडे शब्दाचा अर्थ आपण असा पाहिलाय की जो निरुपाधिक स्वरूपाचा आहे असा अर्थ आपण मागे पाहिलेला आहे की जो निरंबर म्हणून तुम्हाला सांगितला होता आता तसा अर्थ करण्याच्याऐवजी उघडा शब्दाचा अर्थ जे उघडे कि न दिसे परमात्म स्वरूप प्रकट श्री गुरुप नाम आपून दि दिसत नाही हे ऐकायला जरी गमती जरा वाटलं तरी हे आहे वस्तुस्थितीनं हे खरं आहे या दिसण्या न दिसण्याच्या बाबतीत तुम्हाला थोडासा विस्तार सांगायचा ठरला तर द्रा असा आहे कि वंध्या पुत्र नाही आणि दिसत नाही रज्जूरला सर्व नाही पण दिसतो घटपट इत्यादी पदार्थ आहेत आणि दिसतात ब्रह्म आहे, आहे असे चार प्रकारचे जगामध्ये पदार्थ आहेत वंध्या पुत्र कोणाला दिसत नाही पण तो नाही म्हणून दिसत नाही घटपट पदार्थ हे जे आहेत हे घटपटाचे पदार्थ आपल्याला आहेत आणि दिसतात रज्जूवरला सर्व दिसतो पण वास्तविक तो नाही आहे आणि परब्रह्म स्वरूप श्री गुरूंचं स्वरूप हे वास्तविक आहे त्रिकालाबाधित स्वरूपात आहे नित्य अपरोक्षरूप आहे पण अदृश्य हा पण ते दिसत नाही असं कसं लिहिलं अपरोक्ष आणि दिसत नाही हे सुद्धा विरुद्धच आहे त्याचं थोडक्यात उत्तर तुम्हाला माहित असलेलं द्यायचं ठरलं तर ते असं आहे की नित्य अपरोक्ष रूप आहे पण सामान्य रूप आहे आणि अदृश्य हा त्याचं विशेष रूप मात्र तुम्हाला दिसलेलं नाही सदरूपाने तो तुम्हाला सदा ज्ञात आहे श्रीगुरूंच रूप सगळ्याला माहित आहे सदरूपाने पण विशेष रूपाने मात्र स्वरूप नाही सदरुपतीने जरी प्रती असली तरी आनंद अद्वय स्वरूपाने कोणालाही प्रतिती नाही म्हणून अदृश्य हा असं म्हटलं हेच बरोबर आहे दुसरा त्याचा अर्थ असा आहे कारण आपल्याला सवय काय पदार्थ दिसला म्हणजे आहे म्हणायचं अशी आपल्याला सवय आहे इतकं नव्हे तर त्या पुढे जाऊन आपल्याला पाण्याची ही चर्मचक्षु हे जी दृष्टी आहे चर्मदृष्टी याच्या पुढे आपण पड़ जात नाही पण हा नित्या पूर्क्ष रूप असून भगवंतानी सुद्धा असं सांगितलं की नाही कि समस्त लोकांच्या समोर हा सूर्य आहे आणि हा प्रत्येकाला असं वाटतो की माझ्या समोर आहे कि दिसे कहीं न दिसे जाण आणि सदा सन्मूख आहे कुठे दिसतो कुठे दिसत नाही असं नाही आहे सदा मे सन्मुखाया तिथे वर्णन के मुखाप्रति का भानु जैसा गिर मी तरी कैसा मुखाप्रति भानु का जैसा कही दिसे कहीं न दि ऐसा वानी सदा प्रत्यक्ष रूप वर्णन करू विशेष रूपाने मात्र मी आज्ञात है अदृश्य है सन अपी यहा अरोन ही जो अदृश्य स्वरूपा है हा एक अर्थ दुसरा अर्थ हा है ह्या घटाधिवत घटाधिकांचं आपल्याला ज्या प्रमाणे प्रत्यक्ष होत त्याप्रमाणे प्रत्यक्ष या न भासत जे गुरूंच स्वरूप प्रत्यक्षतया न भासते हे श्री गुरूंच स्वरूप अप्रोक्ष आहे नित्याप्रोक्ष आहे पण घटाधिकांच जस तुम्हाला प्रत्यक्ष होत ना तसा तो भासत नाही घटाधिकांचं प्रत्यक्षत्व कसं आहे घटाधिकांचं प्रत्यक्षत्व हे विषयत्वान आहे म्हणजे आपण त्याचे विषयही आहोत घट आपल्या वृत्तीचा विषय आहे आणि मग आपल्याला घटाचं प्रत्यक्ष होतं त्याप्रमाणे श्री गुरूंचं स्वरूप हे नित्य अप्रोक्षरूप असून घटाधिकासारखं दिसणार नाही म्हणजे विषयत्वानं ते प्रतीला येत नाही म्हणून न दिसेल न दिसेचा अर्थ दिसत नाही असा त्याचा अर्थ नाही अप्रोक्ष नाही असा त्याचा अर्थ नाही अप्रोक्षरूप आहे नित्य अप्रोक्षरूप आहे पण घटाधिकांचं जसं तुम्हाला प्रत्यक्ष होतं त्याप्रमाणे तो तुम्हाला प्रकाशित होत नाही म्हणजे तुमच्या वृत्तीचा विषय होत किंवा प्रकट नाप्तीचा विषय आहे पण न दिसे नाम अदृश्य नाम फल व्याप्तीचा किंवा प्रकट अदृश्य हा या दोन्ही पदांची संगती लावण्यासाठी तिथे दिलेल्या दादांनी दिल्या चारही संगती तुम्ही इथे लक्षात घेतल्या तरी त्या उचित शब्दाच्या लक्षणावृत्तीने दिसे प्रकट तो अभिव्यक्त होतो तिथे शक्तीवृत्तीने न दिसेच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे आवृत्त स्वरूपाने सामान्य रूपाने अप्रोक्ष रूपाने अनावृत रूपाने बघू लागला तर मात्र अदृश्य आहे या चारही दृष्टीने तुम्ही तिथला विषय लक्षात घ्या आणि ती सगळी ज्या सगळी योजना हो इथे प्रकट आहात या जो हो निश्या, दून दून प्रकट आहे नित्यप्रोक्ष दोन्ही वस्तुस्थिती त्याच्या स्वरूपाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार करू लागला तर प्रकट होणं आणि आदृश्य होणं हे दोन्ही संभवत नाही हे शिष्याच्या दृष्टीने चाललेलं वर्णन आहे की जोपर्यंत शिष्य अज्ञानदशेमध्ये आहे त्यावेळीच हे वर्णन आहे ज्यावेळी शिष्य पुन्हा ज्ञानदशेमध्ये जाईल त्यावेळी त्याचं वर्णन म्हणजेच गुरूंचं वर्णन राहील म्हणजे त्याच्या दृष्टीनेही दृश्य होणं अप्रोक्ष असणं व न दिसणं हे दोन्ही समानच आहे या परमेश्वराचं या श्री गुरूंचं स्वरूप सांगताना महाराज म्हणतात प्रकाश स्वरूप हा हा नित्य प्रकाश स्वरूप आहे अप्रोक्षरूप आहे म्हणजे प्रकट आहे म्हणजे प्रकाश स्वरूप आहे असा असूनही मग प्रकाश दुसरा तिसरा अर्थ सांगतो तुम्हाला की प्रकट प्रकट असूनही <coughs> अदृश्य स्वरूपाचा पुढे काय व्हायचं प्रकाश की न प्रकाश प्रकाश की न प्रकाश त्याच्या उत्तरार्थाचा अर्थ आहे प्रकाश परमेश्वर म्हणजे काय स्वयंप्रकाश तुम्ही आम्ही जे काल सांगितलेले प्रकाश आहेत भौतिक प्रकाश नव्हे विकारी प्रकाश नव्हे हा निर्विकार प्रकाश कोणाच्याही सापेक्ष नसलेला असला प्रकाश असा असूनही पुन्हा काय लिहिले प्रकाशे प्रकाश परी न प्रकाश्रकाश प्रकाश आहे स्वयंप्रकाश रूप आहे पण तो प्रकाश प्रकाशा प्रकाशा या प्रकाशासारखा नाही म्हणजे काय त्याचं उत्तर असं आहे तुम्ही आम्ही जो हा व्यवहारातला प्रकाश पाहतो भौतिक प्रकाश असो वा विकारी प्रकाश असो या दोन्ही मध्ये वैशिष्ट्य आहे की हा भौतिक प्रकाश अंधाराचा विरोध आहे हा भौतिक प्रकाश अंधाराचा विरोध आहे तमोविरोध हा तमोविरोधी रवि दीप हीरा इत्यादिक जो प्रकाश तो ही प्रकाश परमेश्वरा ही प्रकाश पा पर प्रकाश तम विरोधी है श्री गुरु जो प्रकाश है वृत्ति का विकारी प्रकाश अज्ञान विरोधी है पर स्वयं प्रकाश रूप है तो अज्ञान विरोधी पी उलट सत्ते नैसर्गिक स्वभाव अज्ञानाने त्याच्या प्रकाशाचं साह्य घेऊन जगाव वृत्तीने पण त्याच्या साह्याने जगावं शब्दात बोलायचं तर सर्व सर्वांचा साधारण प्रकाशक सामान्य प्रकाशक किंवा सु, असंवेद्य स्वरूपाचा सर्व प्रमाण अविषय स्वरूपाचा पण स्वयंप्रकाश असला हा परमात्मा असल्या कारणाने प्रकाश न प्रकाशे प्रकाशरूप आहे स्वयंप्रकाश आहे पण प्रकाशे न तो प्रकाशित होत नाही म्हणजे या इतर हे तुमचे प्रकाश आहेत भौतिक इत्यादी त्यांच्या प्रदीपादिवत न प्रकाश ते स्वयंप्रकाश असून सुद्धा या प्रदीपादिकांचं जे प्रकाशन आहे तशा प्रकारे हा प्रकाशित होणारा नाही आहे दुसरं असतेपणेची नसे कवणीकडे असतेपणेची नसे कवणीकडे आहे पण कुठेही नाही हे ऐकायला थोडसार वाटत किंवा ही ओळी ऐकताना एका भगवंताच्या वचनाची आठवण होते ती म्हणजे अशी सर्व सर्वेंद्रिय विवर्जित असत सर्व वृच्चव निर्गुण गुणभोगृ या श्लोकाचं जुनो हे भाषांतर करावं अशा पद्धतीने पुष्कळ भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंताच्या या बोलण्यामध्ये असे पुष्कळ विरोधी वास्तविक विरोध नसून हा त्याचा प्रकट अप्रोक्ष आणि या अदृश्या प्रकाश सण प्रकाश स्वरूप असूनही न तमोविरोधी प्रदीपातीवर प्रकाशते असलेल्या प्रकाशासारखा तो प्रकाशित होणारा नाही आहे आता तिसरं सांगतात आहे पण कुठेही सर्वभृत्याचं भाषांतर आहे सर्वभृत म्हणायचं सर्व व्यापक म्हणायचं आणि कुठेही लिप्त होत नाही हे जसं भगवंताच वर्णन केलं त्याच पद्धतीने ते श्री गुरूंच वर्णन करतात कि तो सर्वत्र आहे वाचताय असतेपणे असतेपणे कवनीकडे नसे हे कस वन केलं त्याच कारण परमात्मा श्री गुरु हे स्वत सदरूप आहे सत्ता हे त्यांच स्वरूप आहे आणि त्यांचं जे सदरूप आहे त्यांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व तुमच्या आमच्यासारखं सीमित मर्यादित नाही ज्याला आपण देशकाल इत्यादीचा परिच्छेद मानतो किंवा समजतो त्या प्रकारचा परिच्छेद ज्याला नाही असल्या असल्या प्रकारचं त्यांचं अस्तित्व आपलं अस्तित्व आहे पण आपण आज आहोत नाही म्हणजे कालभेद आहे आपल्याला आहोत नाही म्हणजे आपल्याला वस्तुभेद आहे म्हणजे आपलं अस्तित्व असून कालभेदा अस्तित्व आहे आपलं अस्तित्व आपण देशभेदा अस्तित्व आहे इतकं नव्हे तर मी म्हणजे घट नव्हे गट म्हणजे मी नव्हे म्हणजे काय झालं वस्तुभेद झाला म्हणजे देश काल वस्तु परिच्छेदा युक्त अस्तित्व आहे आमच्या गुरूंचं अस्तित्व असं आहेच ते त्रिकाला अस्तित्व आहे आणि ते देशकाल वस्तू परिचेद विवर्जित म्हणजे व्यापक आहे माझा श्री गुरु कि ज्यांचं स्वरूप सर्वत्र समव्याप्त आहे पण केना इतर जे पदार्थ आहेत त्यांच्याकडून पृथकत्व वेगळेपणे ज्यांना म्हणतात असं कोणीही अभावात कुत्रचित दृष्ट कुठेही दृ। दृ। दृ। तुम्हाला ही गोष्ट दिसणार म्हणजे त्याला तुम्ही वेगळं करून दाखवू शकत नाही म्हणजे काय सगळ्या वस्तू मध्ये अधिष्ठान रूपाने हा समव्याप्त असल्या कारणाने तुम्हाला त्याला अमुक म्हणून वेगळं करून दाखवता येत नाही हे त्यातलं मूळ वर्म आहे असं ते नची असं ते पण असं ते पण नाही असं ते पण तो आहेच आहे असल्या अस्तित्व रूपानेच आहे पण कवळीकडेच असे कुठेही कसा तो नाही कुठेही नाही म्हणजे तुम्हाला पृथकत्वाने तो दाखवता येण्याजोगा नाही निर्देश करू शकत नाही त्याचं कारण कोणत्याही परिच्छेदा असं ते पणे की कोणीकडे नसेल अस्तित्व रूप असूनही तो कोणीकडे नाही असं त्याच वर्णन केले आहे ना पृथकत्वाने अभावात कुत्रचित न दृष्टा अभावाने तो कुठे आहे असं तुम्हाला दाखवता येणार नाही म्हणता येत नाही दाखवता सगळीकडे म्हणून असं ते म्हणायची कोणीकडे कोणीकडेही नाही म्हणण्याचा अर्थ कोणीकडे म्हणजे कुठेच नाही असं अर्थ करायचा नाही कुठेही अमुक ठिकाणी आहे म्हणून तुम्हाला निर्देश करता येत नाही त्याचं कारण व्यापक आहे सर्व व्यापक पदार्थाला देशरहित असल्यामुळे निर्देश करता येत नाही निर्देश का देशरहित म्हणून का तो सगळीकडे आहे का सर्व असून त्याचा निर्देश करता येत नाही हे त्याचं वैशिष्ट्य का निर्देश करता येत नाही तर पृथक तो त्याच्या ठिकाणी नाही वस्तू स्वरूप असल्या प्रत्येक वस्तू तो समव्याप्त असल्या अधिष्ठान रूपाने त्याची सर्वत्र व्याप्ती असल्याकारणाने अमुक ठिकाणी आहे असा निर्देश तुम्हाला करता येत नाही असं कुठे करता येत नाही कुठेही तुम्हाला निर्देश करता येत कोणत्याही देशात अमुक ठिकाणी आहे म्हणून ज्याचा निर्देश करता येत नाही असं ते परमेश्वराचं स्वरूप आहे असं ते पण यायचे असेल असं ते पण याचे सगळीकडे आहे जो उघड असून दिसत नाही हम्म प्रकाशरूप असून भासत नाही बाबा उघडा आहे पण दिसत नाही प्रकाशरूप आहे प्रकाशित होत नाही कोणी लपलाय ते कळत नाही म्हणजे कुठे लपलाय का कळत नाही त्याचं कारण सर्वत्र लपलाय म्हणून एक भगवंताची गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे ह्या लपणडावामध्ये मुलांच्या बरोबर भगवान लपंडाव खेळत असत आणि लपंडाव खेळताना कोणी कुठे लपला की भगवान त्याचा ताण धरून पकडून आणत असत हा बघा हा पांड्या अमक्या ठिकाणी लपलाय धोंड्या ठिकाणी शोधून काढत असत त्याच कारण त्याला सर्वांगाला डोळे म्हणजे तो सर्व ज्ञान सर्वज्ञ असल्या कारणाने कोणी कुठेही लपला की त्याला पकडून आणत असत ते सगळे गोपाळ म्हणाले देवा आम्ही कुठेही लपलो की तू पकडून आम्हाला आणतोस आता तू लप म्हणलं आम्ही तुला पकडून आणतो जेव्हा भगवा ठीक आहे म्हणलं मी लपतो त्याला काय वेगळं भगवान लपले सगळी मुलं शोधून शोधून पुढे मागा चितीचा विषय म्हणून भगवंताला शोधायला हे सगळे लोक फिरत होते भगवंत प्रत्येकाच्या वृत्तीच्या आत जाऊन बसला होता आणि सगळी मुलं भगवंताला बाहेर शोधत होते देव कसा सापडणार सर्वांच्या आत लपलेला देव सर्वांच्या आता ईश्वर सर्वभूताना हृदयशी अर्जुन तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माहे सर्वांच्या हृदय देशामध्ये मी अमुख आहे अशा रूपाने होणारं जे प्रस्फुरण त्या रूपाने देवाचंच अहर्निशी होणारं हे प्रस्फुरण हे देवाचंच मूळ रूप आहे सर्वांच्या हृदय देशी मी अमुख आहे ऐसी वस्तुस्फुरे जे अहर्निशी हे वस्तुगामी असं जे तुला प्रस्फुरण होतं ते मीच आहे म्हणतात भगवंत असं त्याचं रूप असताना सगळ्या लोक गोपाळांनी शोध शोध शोधलं पण कुठे सापडलं आणि त्याचं कारण सगळ्यांच्या हृदयामध्ये तो लोकला होता मी म्हणजे बहिरमुख वृत्तीला देव कधी सापडत नाही सर्वत्र तो व्याप्त असल्यामुळे सगळीकडे तो लपलेला असल्यामुळे होणारा कुठे दिसायला तयार नाही तुम्ही बघा एखाद्याला वस्तू लपवून ठेवायची असली आणि खरोखरी एखाद्या महत्वाच्या ठिकाणी तुम्ही लपवून ठेवली तर लोकाला सापडते पण तुम्ही वस्तू अशा ठिकाणी ठेवा की जिथे लोक सगळे सता फिरतात कोणी त्याला घेणार नाही लोकांचं लक्षच तिकडे जात त्याप्रमाणे देव सर्वत्र समरूपाने व्याप्त असल्यामुळे तो लपलेला आहे सगळीकडे अस्थिभाती प्रिय रूपाने सगळीकडे लपल्यामुळे जो तो माणूस बघायला जातोय तो नाम रूपाच्या पुढे जातच नाही असा असल्या कारणाने देव सर्वत्र असूनही लपलेला आहे कोणालाही दिसत नाही असं ते पणेची कवणी कडे न दिसे कुठेही कोणाला दिसत नाही का सामान्य रूपाने व्याप्त आहे तो जर विशेष रूपाने असता काही मग लोकांनी बरोबर पकडला असत की हा देव पण तो सामान्य रूपाने राहत असल्या कारणाने सर्वत्र राहत असल्या कारणाने त्याला अमुक म्हणून असं कोणालाही निर्देश करता येईल आणि <coughs> सर्वत्र असूनही कोणीकडे नाही जगातील जगतातील सर्व पदार्थात जो अस्तित्व भाव स्पष्ट दिसतो म्हणजे घट आहे पट आहे तो आहे घर आहे असा जो अस्तित्वभाव सर्वत्र प्रतितीशी अस्थिरूपाने भाती रूपाने पुरे रूपाने सर्वत्र देव आहे पण कोणालाही देवाचं प्रत्यक्ष होत नाही प्रत्यक्ष होतं ते नामाचं नाही तर रूपाचं हवे तुम्हाला दुसऱ्या शब्दात सांगायचा अज्ञानाचा एक नियम आहे अज्ञान हे नेहमी चैतन्याच्या आश्रयकार जीवाच्या जीव चैतन्या का ईश्वर चैतन्याच्या का ब्रह्म चैतन्याचा वादविषयी मग नंतर करू पण चैतन्याच्या आश्रयत राहत कधीही आवरण करणार नाही कारण घट हे जड अज्ञान हे जड अज्ञानाने आवरण केलंच तर घटोप ही चैतन्याला करत कारण त्या नेहमी म्हणत की घट ज्ञानामध्ये माणसाला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे कारण घटाचं ज्ञान होणं म्हणजे घटविषयक आज्ञान निवृत्त होणं पण आज्ञामुळे घटाला आवरण करीत येणे त्याच्या आश्रित राहत आहे नाही घटोपहित आश्रित अज्ञान राहतं ते घटोपहित चैतन्याला आवृत्त करतं आणि <coughs> वृत्तीचा स्वभाव असा आहे की आज्ञानाचं आवरण निवृत्त करणं जर वृत्ती घटाकार होऊन <coughs> घटोपही चैतन्याश्री तावित्येची निवृत्ती झाली तर ज्याच्यावर आवरण होतं त्याच ज्ञान व्हायला पाहिजे घटोपही चैतन्यावर आवरण होतं घटोपही चैतन्याशील जर आवरण अज्ञान निवृत्त झालं तर आपल्याला घटोपही चैतन्याचं नाम ब्रह्म चैतन्याचं ज्ञान व्हायला पाहिजे ते अजिबात होत नाही होतंय ते फक्त घटाचं ज्ञान यालाच म्हणायचंय अस्थिभाती प्रियरूपाने घटात व्याप्त असूनही होणाला त्याचं ज्ञान होत कारण नाम रूपावर आपली वृत्ती खेळलेली असते म्हणून असा जो भाव सर्वत्र प्रतिदेशी तो तो रवि परमात्म्याचा आहे इतका तो उघड असताना कोणाच दिसत नाही इतका उघडा असून कोणाला दिसत समोर ठेवलेल्या वस्तूकडे माणसाचं लक्ष जात अस्तित्वात कोण कोणाचं लक्ष नाही पण मी सांगितलंय की आता पाठ संपल्याबरोबर या कोपऱ्यात न बघता सगळ्यांनी निषेध केल्यावर पहिल्यांदा त्या कोपऱ्यात बघते अन्मोख झालेला म्हणजे अस्तित्वभाव श्रीगुरु परमात्म्याचा आहे हे कोणी असं अस्तित्वात अस्तित्वभाती रुपाने सर्वत्र असताना शास्त्र दृष्टी शून्याना तो कोणीकडेही दिसत नाही शास्त्र शून्य यांची दृष्टी आहे शास्त्र दृष्टीचा ज्यांना अभाव आहे त्यांना देव सगळ्या जगभर फिरून सुद्धा कुठे दिसणार नाही त्याच्यामुळे जाऊन सांगा देव जर त्याच्या समोरून भेटला त्याने त्याला नमस्कार केला किंवा याने त्याला नमस्कार केला काही समजा तुम्ही <laughs> तरी त्याला देव म्हणून कळणार नाही कारण शास्त्र दृष्टी ही नसल्या कारण तुम्हाला देव भेटला ना तरी तुम्ही त्याला ओळखणार नाही म्हणून का हे चालते बोलते सगळे वारकरी म्हणजे कोण आहे ते देवत आहे प्रत्येक प्राणी मात्र देव आहे का नाही आपल्याला देव वाटत त्याच तशी दृष्टी आपली म्हणून कस्तुरी मृगाचे नामी कस्तुरी असते आणि तिचा सुगंध त्या सुगंधामुळे सर्वांच्या हृदयामध्ये देवाचं वास्तव्य आहे पण माणूस त्या देवाला बाहेर शोधतो आहे मृत्यूच्या समोर शोधतो आहे वृत्तीचा विषय करून जाण्याला प्रवृत्त झालाय म्हणून त्याला कधीही देव दिसत नाही उलट बहिरम विषय म्हणून पाहू लागलो तर कधीही देव विषय होणार नाही देवाच्या दर्शनासाठी माणसाला अंतर्मू झाला पाहिजे कारण तो वृत्तीचा आश्रय आहे जवळी आहे भेटे ना म्हणजे का भेटत नाही त्याच कारण जवळी आहे हे त्याच कारण आहे अतिदूरात अतिसामिप्यात इंद्रियघात म्हणून अवस्थानात त्या सांख्यकारी कि मध्ये असं म्हटले अतिदूर असलेल्या गोष्टीचं माणसाला ज्ञान जा होत नाही अतिजवळ असलेल्या वस्तूचं ज्ञान होत नाही दादानी त्याला दृष्टांत दिलाय डोळ्यात घातलेलं काजळ हे डोळ्याच्या अत्यंत सन्निहित असल्यामुळं डोळ्याची वृत्ती त्या काजळाला ज्याप्रमाणे जाणवू शकत नाही त्याप्रमाणे परमात्मा आपल्या हृदयात वृत्तीच्या मागे अतिजवळ नवी नवे आपलं तो स्वरूप असूनही <coughs> तो आपल्याला कळत आहे एक गोष्ट सांगत असत गमतीला ती <coughs> गोष्ट सांगतो तुम्हाला मी लक्षात येईल एकदा एक श्रीमंत म्हणून शघनिक पूर्वीच्या काळातला पायी तीर्थयात्रा करायला निघाला होता आणि तो निघाल्या बरोबर त्याला तो एक मनुष्य असा की जो चोर मनुष्य आहे तो त्याला भेट एकमेकांनी एकमेकाला नमस्कार केला सा। चोर त्याला म्हणतात की ज्याला साध्य नसत साध्य माणूस म्हणजे चोर दुसरं काय यायचं उत्तर नाही सांगायचं झालं तर त्याला कुठे जायचं ते ठरलेलं असतं घरून निघाला जाऊन <coughs> रेल्वेच्या डब्यात बसला सगळी मंडळी बसली तिथे तो बसला त्याला एकानी विचारला आपण मुंबई जाणार आहे मुंबई जाणार अरे बोल हे तो गाडी नागपूर जाते बोलू नागपूर जायको काय <laughs> म्हणला नागपूर जायगे आमको काय आहे कळला आता तुम्ही म्हणाला मुंबईत जायचं ना ते इकडे आपंबई जाणार आहे तो व गाडी उदर घडी आहे तो म्हणतो क्या बंबई क्याय नागपूर काय त्याचा कुठे जायचं ठरलेला नाही त्याप्रमाणे तो चोरच बोलून चालून कुठे जायचं त्याच ठरलंच नव्हतं त्याने त्याला विचारलं धनिक एकंदर बघितल्या बरोबर त्याला असं वाटलं की हा मोठा श्रीमंत आहे त्याच्या अंगावर अलंकार आहेत हा श्रीमंत दिसतो म्हणून त्यांनी त्याला विचारलं का आपल्याला कुठे जायचं तर म्हणलं मला मला आळंदीला द्यायच्या असं पाहिजे हो म्हणला मला पाहिजे यायचं मग म्हणलं मला पण आळंदीलाच यायचं त्याला आळंदीला यायचं नव्हतं पण त्याने त्याच्याकरता कबूल केले की मला यायच्या म्हणजे आळंदीपर्यंत यायला निघाले बाराडी बेळगावपासून निघाले मुक्काम दर मुक्काम करीत करीत प्रत्येक गावात एक मुक्काम दोघांचा कोणतं तरी मंदिर बघायचं त्या मंदिरामध्ये मुक्काम करायचा दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडले की देहधर्म उरकायचे पुन्हा चालायला लागायचं तो चोर त्याचे अलंकार चोरण्याचा रोज प्रयत्न करीत होता पण त्याला अलंकार काही मिळाले नाही अगदी सराई चोर असून चोरी करणं हा नित्याचा उद्योग पण त्याला ते अलंकार काही घेता आले नाही अगदी सरते ते दोघेही आपल्या पादुकापर्यंत आले निच आल्यावर त्या आळंदीचं दर्शन होते तिथून कळस दिसला आळंदीला आलो छान धन्य आनंदाची गोष्ट तो धनिक म्हणतो तो चोर म्हणाला कसला आनंद झालाय मार्गा सगळा एकंदर एक बट्ट्याबोळ झालाय म्हणला एकच मी तुमच्या बरोबर ज्या उद्देशाने मी राहिलो तो माझा उद्देश काही साध्य झाला नाही त्याने या पादुका जवळ मौलीला नमस्कार करायच्याऐवजी त्यालाच नमस्कार केला त्यासाठी साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं की बा श्री संतांची माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत मी तुम्हाला शरण आलोय मला कृपा करा मी खरोखरी मला पंढरपूरला यायचं नव्हतं मी खरोखरी चोर आहे मी तुमच्या जवळचे अलंकार बघून मी चोरी करण्यासाठी तुमच्यापर्यंत तुमच्या बरोबर मी आलो तुमची साथ संगत केली पण मला तुमचे अलंकार चोरायचे होते मी सराईत एक उत्तम चोर इतके दिवस मला तुमचे अलंकार चोरता आले नाहीत मला आता तुमच्या अलंकाराला हात लावायचा नाही मी तुमचे अलंकार घेणार नाही घेण्याची आता शक्यता संपलेली आहे पण मी तुम्हाला नमस्कार एवढ्यासाठी केलाय की तुम्ही माझे गुरु आहात हे इतके दिवस तुम्ही अलंकार कुठे ठेवत होता तेवढे सांग म्हण का नाही म्हणले मी इतके रोज प्रयत्न करून मला कसे सापडले नाही खरं सांगू तुला मी हे सर्व अलंकार तुझ्या खिशात ठेवायचे ज्यावेळी हे दोघं झोपायचे तेव्हा रात्री चोरी करायची ना झोपल्यानंतर चोरी करायची तर झोपल्यानंतर हा अलंकार काढायचा आणि तो त्या चोराच्या खिशात ठेवायचा चोराने सगळं याच्या अंतर अंतरून त्याचं गाठोडं त्याचा सदरा सगळं तपासायचं पण सापडायचं त्याला असं वाटायचं कुठे पण रात्री हा अलंकार कुठे ठेवतो काही काही सांगता येत नाही त्याच्या अलंकार काढून घेऊन तो आपल्या अंगावर अलंकार असल्या कारणाने त्याला अलं प्रमाणे सापडले नाहीत त्याप्रमाणे परमात्म स्वरूप हे आपल्या सन्निहित नाही अतिसनिहित म्हणजे आपलं स्वरूपच आहे इतकं जवळ आहे पण ते जवळ असल्या कारणाने अतिजवळ असल्या कारणाने आपलं स्वरूप असल्या कारणाने व आपली वृत्ती बहिरमुख असल्याकारणाने भ्रांताशी कामू योग्यता करन असून तो त्या परमेश्वराला जाणू शकत नाही असा त्याचा अभिप्राय त्याचप्रमाणे अस्तित्व भारतित्व अरंद रूपाने परमात्मा श्रीगुरु सर्व जगात उत्तर